अध्याय दुसरा विष्णुदूतांकडून भागवत धर्मनिरुपण आणि अजामेळाचे परमधामगमन श्री शुकाचार्य म्हणाले राजा धर्माचे मर्म जाणणाऱ्या भगवंतांच्या दूतांनी यमदूतांचं हे भाषण ऐकून त्यांना म्हणाल यमदूतांनु ही मोठी यम खेदाची बाब आहे की धर्मज्ञांच्या सभेमध्ये अधर्मप्रवेश करू लागला आह कारण जिथे निष्पाप आणि अदंडनीय व्यक्तींना यांच्याकडून विनाकारणच दंड दिला जात आहेत जे प्रजेचे रक्षक शासक समान दृष्टी ठवणारे आणि सज्जन आहेत ते जर अन्याय करू लागले तर प्रजेने कोणाला शरण जावे बरे सत्पुरुष जसे आचरण करतात तसे सामान्य लोकही करतात ते ज्याला प्रमाण मानतात त्याचे लोक अनुकरण करतात आणि त्याच्या मांडीवर डोके ठेवून ते निश्चिंतपणे झोपे जातात सामान्य लोक पशुंप्रमाणे स्वतः धर्म किंवा अधर्माच स्वरूप जाणत नाहीत मित्रभावान आत्मसमर्पण केलेल्या त्या अज्ञानी जीवांचा अत्यंत विश्वासू आणि दयाळू सत्पुरुषाने विश्वासघात करी जन्मांच्या पापांच्या राशींच प्रायश्चित्य घरण विवश होऊन का होईना यान भगवंतांच्या परमकल्याणकारक नावाच उच्चारण कलि ज्या क्षणी नारायणा ये या चार अक्षरांचा उच्चार केला त्याचवेळी केवळ तेवढ्यानेच या पाप्याच्या सर्व पापांचे प्रायश्चित्त पूर्ण झाले चोर मद्यपी मित्रद्रोही ब्रम्हघाती गुरुपत्नी समागमी स्त्री राजा पिता आणि गाईला मारणारा तसेच यासारखे दुसरे जे पापी असतील त्या सर्वांसाठी हे सगळ्यात मोठे प्रायश्चित्त आहे की त्यांनी भगवंतांच्या नावाचा उच्चार करणे कारण मनुष्याची बुद्धी भगवंतांशी जोडलेली असते ब्रह्मवादी ऋषींनी पापनिर्दालनासाठी सांगितलेल्या प्रायश्चितादिकांनी किंवा व्रतादिकांनी पापी माणसांची तशी शुद्धी होत नाही जशी भगवंतांच्या नावाने गुंपलेल्या पदांच्या उच्चारणाने होते कारण ती नावे भगवंतांच्या गुणांचे ज्ञान करून देणारी असतात प्रायश्चित्त घेतल्यानंतरही जर मन पुन्हा पापकर्माकडे धावत गेले, तर ते पूर्ण प्रायश्चित्त होऊ शकत नाही म्हणून पापांचा समूल नाश करायची इच्छा असेल त्यांनी भगवंतांच्या गुणांचेच वर्णन केले पाहिजे तर त्यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होते म्हणून तुम्ही सर्व पापांचे निरसन केलेल्या अजामेळाला घेऊन जाऊ नका कारण त्यान मरतवेळी भगवंतांच्या नावाचा उच्चार केला आहे दुसऱ्या कोणत्याही हेतूने थट्टेने तान घेण्याच्या निमित्ताने किंवा अबहेलना करण्यासाठी का होईना जर कोणी भगवंतांच्या नावाचा उच्चार करील तर त्याची सर्व पापे नाहीशी होतात असे संत सांगतात जो मनुष्य पडताना पाय घसरताना शरीराला पीडा होताना साप चावला असताना आगीने पोळला असताना किंवा ठेच लागले असतानाही असहाय्य होऊन हरी हरी म्हणतो तो यमयातनेला प्राप्त पात्र होत नाही महर्षींनी विचार करून मोठ्या पापांसाठी मोठी आणि लहान पापांसाठी लहान प्रायश्त सांगितलेली आहेत तपश्चर्या दान जप इत्यादी प्रायशितांनी ती पापे नाहीशी होतात यात संदेह नाही परंतु त्या पापांनी मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही भगवंतांच्या चरणांच्या सेवेने तेही शुद्ध होऊन जाते अग्नीचा इंधनाला स्पर्श झाला तर त्याचे भस्म होऊन जाते तसेच जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने भगवंतांच्या नावाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होऊन जातात अत्यंत शक्तिशाली औषध त्याचा गुणधर्म न जाणताही अजाणतेपणाने प्याले तरी ते पिणाऱ्याला गुण देते तसेच अजाणतेपणाने उच्चार केल्यानंही भगवंतांचे नाव फळ देते श्री म्हणतात राजन अशाप्रकारे भगवंतांच्या पार्शदांनी भागवत धर्माचा संपूर्ण निर्णय ऐकवून अजामेळाला यमदूतांच्या पाशातून सोडवून मुखातून वाचवले हे शत्रुंजय राजा पार्शदांचे हे म्हणणे ऐकून यमदूत यमराजाकडे गेल आणि त्यांना हा सर्व वृत्तांत त्यांनी जसाच्या तसा सांगितला अजामेळ यमदूतांच्या फासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला त्यानिभगवताच्या पार्शदांच्या दर्शनाने आनंदीत होऊन मस्तक लवून त्यांना नमस्कार केला पुण्यशील परीक्षिता अजामेळ काहीतरी बोलू इच्छितो असे जेव्हा विष्णुदूतांनी पाहिल तेव्हा तिग त्याच्या देखतच अंतर्धान पावले यानिमित्तान अजामेळाने भगवंतांच्या पार्शदांकडून विशुद्ध भागवत धर्म आणि यमदूतांच्या तोंडून वद्ोक्त प्रवृत्तीविषयक धर्माच श्रवण कलि होत सर्व पापहारी भगवंतांचा महिमा ऐकल्याने अजयमेळाच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला आता त्याला आपली पापे आठवून त्याबद्दल फार पश्चाताप होऊ लागला अजामेळ विचार करू लागला अरे रे मी असा कसा इंद्रियांचा दास बनलो एका दासीपासून पुत्रांना जन्म देऊन मी आपले ब्राह्मणत्व नष्ट केले ही मोठी वाईट गोष्ट झाली माझा धिक्कार असो मी संतांच्या निंदेला पात्र झालो मी पापी आहे मी माझ्या कुळाला कलंक लावला अरे रे मी माझ्या पतीव्रता बाळभोत पत्नीला सोडून मद्यपान करणाऱ्या विशेषशी संबंध ठेवला मी किती नीच आहे माझे आई वडील बिचारे वृद्ध आणि असहाय्य होते त्यांची सेवा शुश्रूषा करणारा अन्य कोणीही नव्हता तरी मी त्यांचा त्याग केला अरे मी किती कृतघ्न आहे मी आता खात्रीने अत्यंत भयानक अशा नरकांजवून पडणार जेथे अधर्मिक कामी लोक अनेक प्रकारच्या यमयातना भोगतात मी आता जे अद्भूत स्वप्न पा, दृश्य पाहिले ते स्वप्न होते की खरे आताच जे हातात फास घेऊन मला ओढून नेत होते ते कुठे गेले फासामध्ये अडकवून पृथ्वीच्या खाली मला घेऊन चाललेल्या चार अत्यंत सुंदर सिद्ध पुरुषांनी सोडवले ते तरी कुठे गेले जरी मी महापापी असलो तरीसुद्धा मला या श्रेष्ठ देवतांचे दर्शन झाले त्या अर्थी माझे कल्याण होणार म्हणूनच माझे हृदय आनंदाने भरून येत आहे नाहीतर वेश्यागमनी आणि अत्यंत पवित्र अशा माझ्या जिभेवर मरतेवेळी भगवंतांचे नाव कसे आले असते कुठे मी महाकपटी पापी निर्लज्ज आणि ब्राह्मण्य नष्ट करणारा आणि कुठे ते भगवंतांचे परममंगल नारायण नाम म्हणून मी आता माझ्या मन इंद्रिय आणि प्राणांना वश करून असा प्रयत्न करीन की ज्यामुळे मला पुन्हा त्या घोर अंधकारमय नारकात जावे लागणार नाही मी अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या वासना आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे यामुळे उत्पन्न होणारे बंधन तोडून टाकून सर्व प्राण्यांचे हित करीन वासनांना शांत करीन सर्वांशी मित्रतेचा व्यवहार ठेवीन दुःखितांवर दया करीन आणि पूर्ण संयमाने राहीन भगवंतांच्या मायेने स्त्रीचे रूप धारण करून अधम अशा मला तिच्या मोहात अडकवले आणि तिच्या हातातील खेळणे करून मला खूप नाचवले आता मी स्वतःला त्या मायेपासून मुक्त करेन सत्य अशा परमात्म्याला मी आता ओळखले आहे म्हणून मी शरीर इत्यादींमधील मी माझेपण सोडून कीर्तनादिकांनी आपले मन शुद्ध करून ते भगवंतांच्या ठिकाणी जडवेन श्री शुकाचार्य म्हणाले त्या महात्म्यांचा थोडा वेळ झालेल्या सत्संगाने संसाराबद्दल त्याला तीव्र वैराग्य निर्माण झाले तो सर्व बंधने सोडून हरिद्वारला गेला त्या देवस्थानात राहून योग मार्गाचा आश्रय करून त्याने आपल्या साऱ्या इंद्रियांना विषयांपासून दूर करून मनामध्ये लीन केले आणि मन बुद्धीला जोडले नंतर आत्मचिंतनाने बुद्धीला विषयांपासून वेगळे केले आणि तिला भगवंतांचे स्वरूपभूत आणि स्वतःच्या अनुभव रूप असलेल्या परब्रम्माला जोडले अशा प्रकारे जेव्हा अजयमेळाची बुद्धी भगवंतांच्या स्वरूपात स्थिर झाली तेव्हा ज्यांना त्याने पहिल्यांदा पाहिले होते तेच चार पार्श्वद पुढे उभे असलेले त्याला दिसले अजयमेळाने मस्तक लवून त्यांना नमस्कार केला त्यांचे दर्शन झाल्यावर त्याने त्या ते तीर्थस्नानामध्ये गंगेत शरीराचा त्याग केला आणि तावडतोब भगवंतांच्या पार्श्वांचे स्वरूप प्राप्त करून घेतले भगवंतांच्या पार्श्वांच्या बरोबर अजामेळ सुवर्णमय विमानात बसून आकाशमार्गाने भगवान लक्ष्मीपतींच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला भगवंतांच्या पार्शदांच्या बरोबर अजामेळ सुवर्णमय विमानात बसून आकाशमार्गाने भगवान लक्ष्मीपतींच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला अशा रीतीने तो दासीपती सर्व धर्म कर्म सोडून निंद निंदकर्मे केल्यामुळे पापी झाला होता धर्म नियम सोडल्याने त्याला नरकात टाकले जाणार होते परंतु भगवंतांचे नाव घेतल्यामुळे तो ताबडतोब मुक्त झाला संसारबंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना आपल्या चरणस्पर्शाने तीर्थालाही तीर्थ बनवणाऱ्या भगवंतांच्या नामापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच साधन नाही कारण नामाचा आश्रय घनुष्याच मन पुन्हा कर्माच्या व्यापात पडत नाही भगवंत नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रायश्चित्ताचा आश्रय घेतल्यान मन रजोगुणाने आणि तमोगुणाने व्यापून राहत पापांचा संपूर्ण नाशही होत नाही परीक्षित हा इतिहास अत्यंत गोपनीय आणि सर्व पापांचा नाश करणारा जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन याचे श्रमण कीर्तन करतो तो कधीही नरकात जात नाही यमराजाचे दूत त्याचेकडे पाहत सुद्धा नाहीत अशा माणसाचे जीवन पापमय असले तरी तो वैकुंठ लोकात पूज्य ठरतो अजामेळासारखा पापी माणसाने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंतांच्या नावाचा उच्चार केला त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली तर मग जे लोक श्रद्धेन भगवंतांच्या नावाचा उच्चार करतात त्यांच्याविषयी काय सांगावे अध्याय दुसरा समाप्त